अनेक मोठा भगवत भक्त आणि भगवान श्रीकृष्णांचा अनन्य सुबोध होता म्हणून करत्याने आपला मोठा भाऊ धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र यांनी भगवान श्रीकृष्णांचा अनादर केल्यामुळे त्यांना अपराधी समजून त्यांचा त्याग केला होता तो महर्षी पुत्र होता आणि महत्व कोणत्याही प्रकारे त्यांच्यापेक्षा कमी नव्हता तसेच तो सर्व प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा आश्रित आणि कृष्ण भक्तांचा अनुयायी होता तीर्थयात्रा केल्याने त्याचे अंतकरण आणखीनच शुद्ध झाले होते चरणांचा संबंध असलेल्या पवित्र कथा आल्या असतील ज्या त्यांच्या चरणांपासून निघालेल्या गंगा जला प्रमाणे संपूर्ण पापांचा नाश करणारे आहेत सुतमहोदय आपले कल्याण असो आपण आम्हाला भगवंतांच्या त्या पवित्र कथा ऐकवा प्रभूंचे उदार चरित्र तर कीर्तन करण्या योग्य असतेच जो श्रीहरींच्या लिलामताचे पान करून तृप्त होईल असा कोणी रसिक असेल काय नैनिषारण्यात निवास करणाऱ्या मुनी अशा प्रकारे विचारल्यानंतर उग्रश्रवासूतांनी भगवंतांच्या ठिकाणी चित्त एकाग्र करून ते त्यांना म्हणाले ऐका आपल्या मायेने वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरींच्या रसातळातून पृथ्वीला वर काढणे आणि सहज तुच्छतेने हिरे नक्ष्याला मारून टाकणे या लिहिला ऐकून विदुराला फार आनंद झाला आणि तो मैत्रियानं म्हणाला हे ब्रह्मन आपण दृष्टीआड असलेल्या विषयांनाही जाणणारे आहात म्हणून प्रजापतींचे पती ब्रह्मदेवाने मरीची आधी प्रजापतींना उत्पन्न करून सृष्टी वाढवण्यासाठी काय केले ते सांगा मरीची आधी मनीश्वरांनी आणि स्वयंभूम म्हणून ब्रह्मदेवांच्या आज्ञेने कशा प्रकारे प्रजेची वृद्धी केली त्यांनी हे जग पत्नीच्या सहयोगाने उत्पन्न केले की के आपापल्या कार्यात स्वतंत्र राहून किंवा सर्वांनी मिळून या जगाची रचना केली मैत्रिय म्हणाले मित्रा कर्कापलीकडे असणारे जीवांचे प्रारब्ध प्रकृतीचे नियंता पुरुष आणि काल या तीन हेतूंनी तसंच भगवंतांच्या सानिध्याने त्रिगुणमय प्रकृती क्षोभ उत्पन्न झाल्यावर त्यातून महत्त्व उत्पन्न झाले दैवाच्या प्रेरणेने रजत प्रदान महत्त्वापासून सात्वी राजस आणि तामस अशा तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला त्यांनी आकाशादी पाच पाच तत्वांचे कार्यरू ब्रह्मांडाची एकमेकांशी संघटित होऊन एका सोन्याच्या रंगाच्या अंड्याची रचना केली ते अंडे चेतना शून्य अवस्थेमध्ये एक हजार वर्षापेक्षाही अधिक काळ पर्यंत समुद्राच्या जलामध्ये पडून राहिले नंतर त्यात श्री भगवंता प्रवेश सूर्या ब्रह्मदेव आविर्भाव जेव ब्रह्मांडा गर्भरूप जन शयन करना श्री नारायण देवान ब्रह्मदेव अंतकरण प्रवेश पूर्वक आपणच निश्चित केलेल्या नाम रूपमय व्यवस्थेनुसार लोकांची रचना करण्यास सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी आपल्या छायेपासून अंधतामिस्त्र तम मोह हो, आणि महामोह हो, अशी पाच प्रकारची अविद्य उत्पन्न केली आपले हे तमोगुणी शरीर ब्रम्हदेवाना योग्य वाटले नाही म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला ज्याच्यामुळे तहान धुकेची उत्पत्ती होते अशा त्या रात्रीरूप शरीराला त्या शरीरापासूनच उत्पन्न या यक्ष आणि राक्षसाने ग्रहण केली यावेळी तहान भूक लागल्याने ते ब्रह्मदेवानाच खायला उठले आणि म्हणू लागले याला ठेवू नका खाऊ टाका कारण ते तहान भूकेने व्याकुळ झाले होते घाबरून जाऊन ब्रह्मदेव त्यांना म्हणाले अरे यक्ष राक्षसानो तुम्ही माझे संतान महात म्हणून माझे भक्षण करू नका माझे रक्षण करा त्यापैकी खाऊन टाका असे जे म्हणाले ते यक्ष झाले आणि रक्षण करू नका असे जे म्हणाले त्यांना राक्षस असे नाव नंतर ब्रम्हदेवांनी सत्वगुणाच्या प्रभावाने वैदिक्यमान होऊन मुख्य मुख्य लेबदांची निर्मिती केली त्यांनी खेळता खेळता ब्रम्हदेवानी त्याग केलेल्या दिवसांचे प्रकाशमय शरीर ग्रहण केले यानंतर ब्रह्मदेवानी आपल्या नेतंबा पासून काम सत्तांना परंतु पुन्हा ते निर्लज्ज असुर आपला पाठलाग करीत आहेत हे पाहून भयभीत आणि क्रुद्ध होऊन ते वेगाने पडू लागले तिने भक्तांवर कृपा करण्यासाठी त्यांच्या भावानुसार दर्शन देणाऱ्या ना आपणच एकमेव दुःखी जीवांचे दुःख दूर करणारे आहात आणि जे आपल्या चरणांना शरण येत नाहीत त्यांना दुःख देणारे हे एकमात्र आपणच आहात भगवान प्रत्यक्ष सर्वांचे हृदय सरणारे आहे ब्रह्मदेवाची व्यापुळ स्थिती पाहून ते म्हणाले तू आपल्या या कामकलुषित शरीराचा त्याग कर भगवंतांनी असे म्हणताच त्यांनी ते शरीर सोडून दिले शरीराचा त्याग करणे म्हणजे ती भावना टाकणे आणि शरीर ग्रहण करणे म्हणजे ती भावना ग्रहण करणे ब्रह्मदेवानी सोडलेल्या त्या शरीराचे एका सुंदर स्त्री संध्यादेवीत रुपांतर झाले तिच्या चरण कमलातील मालक होते आणि कमर पट्ट्याने एकमेकांना चिकटले होते कि त्यांच्या मध्ये काही अंतर नव्हते तिचे नाक आणि दात मोठे सुंदर होते तसेच ती मधुर हास्य करीत हावभाव करीत असुरांच्या कडे भावपूर्ण दृष्टीने पाहत होती का होऊन स्वतःला त्या सुंदरीला पाहून सर्व असुर मोहित झाले आहो हिचे किती विलक्षण रूप केवढे अलौकिक धैर्य आणि कसे तरुण वय पाहना आम्हा कामा तुरांच्या मध्ये ही कशी निष्काम असल्यासारखी फिरत आहे अशा प्रकारे त्या कुमुद्धी दैत्याने तर्कवितर्क करून आदर करीत प्रेमाने तू कोण आहेस आणि कोणाची मुलगी आहेस भामिनी तुझे इथे येण्याचे प्रयोजन काय तू तुझ्या तु तु या अनुपम सौंदर्याचे हे अनमोल प्रदर्शन करून आम्हा आमांब्याना का त्रास देत आहेस अबले तू कोणी का असेनास आम्हाला तू तर चेंडू खेळत खेळत आहे चेंडू वर आपल्या तळहाताने थापटी मारतेस तेव्हा तुझे चरण कमळ एका जागी स्थिर राहत नाही तुझी कंबर स्थूल स्तनांच्या भारांनी थकल्यासारखी भासते आणि तुझ्या निर्मळ दृष्टीतून सुद्धा थकावट डोकावते अग तुझा केश संभार किती के सुंदर आहे अशा प्रकारे स्त्री रुपाने प्रकट झालेल्या त्या सायंकालीन संध्यादेवी समजून तिचे शरीर ग्रहण केले त्यानंतर ब्रम्हदेवानी गंभीरपणाने हसून आपल्या कांतिमयी मूर्तीपासून ज्या आपल्या सौंदर्याचा कोणी स्वतःच आस्वाद घेत होत्या अशा गंधर्व आणि अपसरान उत्पन्न केले ब्रह्मदेवानी चंद्रिका रूप असलेल्या त्या कांतीमयी प्रिय शरीराचा त्याग केला त्यालाच विश्वा बसु आदी गंभर्वानी प्रसन्नतेने ग्रहण केले यानंतर भगवान ब्रह्मदेवानी आपल्या आसापासून भूतपिशाचे उत्पन्न केले त्यांना वस्त्रहीन आणि केस विस्कटलेले पाहिण त्यांनी आपले डोळे मिटून घेतले ब्रम्हदेवानी केलेल्या त्या जांभळी रूप शरीराला भूतपिशाचं ग्रहण केले हिला निद्रा लिय असेही म्हणतात इंद्रियांना शिथिलता आल्यासारखी वाटते जर एखादा मनुष्य उष्ट्या तोंडाने झोपला भूत तो भूतपिशाचे त्याच्यावर आक्रमण करतात त्यालाच उन्माल म्हणतात नंतर भगवान ब्रह्मदेवाने आपल्या बलवान असल्याची भावना करून आपल्या अदृश्य रूपाने साध्यगण आणि पितृगणाने उत्पन्न केले पित्रांनी आपल्या उत्पत्तीचे स्थान असलेल्या त्या अद्भुत शरीराला ग्रहण केले हेच प्रमाण मानून कर्मकांडी लोक श्राद्ध अभिद्वारा पितर आणि साध्यगणांना अनुक्रमे पिंड आणि हव्य अर्पण करतात ब्रह्मदेवाने आपल्या तिरोधान शक्तीने सिद्ध आणि विद्याभर यांची सृष्टी केली आणि त्यांना आपले ते अंतरधान नामक अद्भुत शरीर दिले एक वेळ ब्रम्हदेवाने आपले प्रतिबिंब पाहिले तेव्हा आपल्याला समजून त्या प्रतिबिंबा पासून त्यांनी पुरुष उत्पन्न केले ब्रम्हदेवानी त्याचा शरीर त्याग केल्यानंतर त्यांनी त्यांचे ते प्रतिबिंब शरीर ग्रहण केले म्हणून ते सर्वजण उशक्काने आपल्या पत्नी सह गुणकर्माचे गायन करतात सृष्टीची वाढ होत नाही असे पाहून एकदा फारच चिंता आणि त्याग केला त्यातून जे केस झडून पडले ते अही झाले तसेच त्यांच्या हात पाय आखून चालल्याने क्रूर स्वभावाचे साप आणि नाग झाले त्यांचे शरीर फण्यापासून खांद्यापर्यंत फारच रुंद असते एकद्रमदेव ने स्वतः कृतकृत प्रजेधि कर आकारा शरीर काग के मनूं पहुन तीन उत्पन्न देव गंधर्व आदि ब्रह्मदेव की स्तुति करू लगे विश्वकर्त्या ब्रह्मदेव आपली ही सृष्टी फारच सुंदर आहे हिच्यामध्ये अग्निहोत्र इत्यादी सर्व कर्मे प्रतिष्ठित आहेत यांच्या साह्याने आम्ही आमचे अन्न ग्रहण करू शकू नंतर आदि ऋषी ब्रह्मदेवानी संयम संयमपूर्वक तप विद्या योग आणि समाधीने संपन्न होऊन आपले प्रिय संतान अशा ऋषी गणांची निर्मिती केली आणि त्यापैकी प्रत्येकाला आपल्या समाधी योग ऐश्वर तप विद्या आणि वैराग्यमय शरीराचा आदेश दिला अध्याविसावा समाप्त